पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण अठ्ठावन्नावे धरणीकंप एकोणीशे चौतीस जानेवारीच्या जा पंधरा तारखेची दुपार आमच्या घराच्या वरांड्यात उभा राहून मी काही शेतकऱ्यांबरोबर बोलत होतो वार्षिक माग प्रारंभ झाला असल्यामुळे आमच्या हो घरी डोकांची एकसारखी री लागून राहिली होती एकाएकी माझे पाय लटपडू लागले आणि तोल सावरत सावरत नाकी नऊ आले जवळच्या एका खांबाला मी घट्ट धरून राहिलो दरवाजे दन दन आपटू लागले व जवळच्या स्वराज्य भवनावरील कवले गसरत होती त्यांचा गडगडासारखा आवाज होऊ लागला धरणीकंपाचा काहीच अनुभव नसल्याने प्रथम हा काय प्रकार चालला आहे तेच उमगेना पण लवकरच सर्व प्रकार लक्षात आला व हा नवा अनुभव मला मोठा मजेशीर वाटला शेतकऱ्यांना उद्देशून चाललेले भाषण मी सुरू ठेवले आणि त्यांना धरणीकंपाची माहिती सांगू लागलो इमारतीच्या बाहेर धूम ठोक असे बाजीवृद्ध आत्या मला ओरडून सांगत होती पण ती कल्पनाच मना वेडेपणाची वाटली धरणीकंपाची मला फारशी भीती वाटत नव्हती आणि काही झाले असले तरी अंथरुणाला खिळलेल्या आमच्या आईला आणि वर सामानाची बांधामान करीत असलेल्या माझ्या पत्नीला तसे सोडून मी दूर जाणे शक्यच नव्हते बराच वेळ धक्के बसत होते मग ते थांबले थोडा वेळ तो एक चर्चेचा विषय होऊन राहिला होता नंतर कोणालाच त्याची आठवण राहिली नाही बिहार बिहारमधील लक्षावधी लोकांना ती तीन मिनटे कशी गिरी असतील त्याची आम्हाला त्यावेळी दादना खबर त्या रात्री आम्ही कलकत्ताच गेलो धरणी कंपाणी उद्ध्वस्त झालेल्या बिहारच्या दक्षिण भागातून आमची गाडी गेली पण आम्हाला काहीच कल्पना आली नाही दुसऱ्या दिवशी कलकत्त्याला धक्क्याची अगदी उडत उडत बातमी कळली नंतर हळूहळू फुटकळ बातम्या येऊ लागल्या व तिसऱ्या दिवशी संघटनाचा स्थूल आराखडा आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला कलकत्ता येथील आमच्या कार्यक्रमात आम्ही मग्न होतो अनेक डॉक्टरांच्या वरचेवर भेटी घ्याव्या लागत अखेरीस एक दोन महिन्यांनी औषधोपचारांसाठी कमलने पुन्हा कलकत्त्यास यावे असे ठरले पुष्कळ दिवसात मित्रांच्या व काँग्रेसमधील सहकार्यांच्या गाठीभेटी झाल्या नव्हत्या हो त्याही झाल्या पण तेथे असताना सर्व छातीवर कसल्यातरी दडपण पडल्याप्रमाणे मला वाटत होते सरकारची वक्रदृष्टी आपल्याकडे वळेल या भीतीने लोक हातपाय हलविण्यासही तयार नव्हते असे दिसून आले त्यांनी खूपच हाल सोसले होते हिंदुस्थानात दुसऱ्या कोटी घेत नसतील इतकी दक्षता कलकत्त्याची वृत्तपत्रे घेसत असत इतर प्रांतातल्याप्रमाणे येथेही पुढील कार्याविषयीच्या विचारात अस्पष्टता व गोंधळ आहे असे आढळणारे भीतीपेक्षा या संधेवृत्तीमुळेच काम होत नसावे कलकत्त्याला फॅसिस समाजवादी व कम्युनिस्ट असे सर्व प्रकारचे विचारदृष्टीस पडले निरनिराळ्या विचारसरणीच्या गटांना एकमेकांपासून अलग करणेही मोठे कठीण काम होते कारण विचारांची गुंतागुंत होऊन गेली होती दहशतवाद्यांच्या चळवळीचा ताशा सरकार सा आर्खा बडवत असले तरी त्याविषयीची अधिक चौकशी करण्याची संधी मला मिळाली नाही व मला तितकी सवडाई नव्हती तथापि दहशतवादाला राजकारणाच्या दृष्टीने मुळीच महत्व उरले नसून खुद्द दहशतवाद्यांचा त्या कार्यपद्धतीवरील विश्वास उडाला असल्याचे मला समजले ते निराळ्यादृष्टीने विचार करू लागले होते मात्र सरकारी दडपशाहीमुळे सुडाची भावना जागृत होऊन काही व्यक्ती खळून जात व त्यांची वैरबुद्धी जागृत हुई दोन्ही पक्षात सुडाची भावना खोर रुजल्याप्रमाणेच व्यवहार घडत होते दहशतवादी कृत्य घडू लागली की कोणतेही सरकार त्यांचा बिमोड करण्याचा प्रयत्न करणारच पण सुक्याबरोबर ओल्यालाही सरसकट भाजत जाण्यापेक्षा धीमेपणाने आपला व्यवहार चालविणेच सरकारला जास्त शोभून दिसते कदाचित अशा प्रसंगी सावधानता राखणेही अशक्य होत असत दहशतवादाची कृत्ये ही रोगाच्या बाय्य लक्षणाप्रमाणे आहेत रोगाचे न करता केवळ बाह्य लक्षणावर उपाय करीत बसणे व्यर्थ होय दहशतवाद्यांशी संबंध ठवल्याचा आरोप ज्या तरुण स्त्री पुरुषांवर करण्यात येतो त्यांच्यापैकी अनेकजण गुप्त कामाचे आकर्षण वाटल्यामुळे तिकडे वळत असावेत धाडसी प्रवृत्तीच्या तरुण तरुणींना गुप्त व साहसाची कामे साहजिकच का प्रिय असतात बित्तम बातम्या आपल्याला कळाव्या बाहेर ज्याच्याविषयी एवढा डांगोरा पिटायला जात आहे ते आहे तरी काय व गुप्तपणे वावरणारे हे लोक तरी कोण आहेत हे पहावे असं त्यांना वाटत गुप्त पोलिसांच्या गोष्टींविषयी जशी उत्सुकता तशीच दहशतवाद्यांबद्दल दहशतवादी कृत्य आपण करावे अशी त्यांची मुळीच इच्छा नसते पण पोलिसांचे तर्कशस्त्र असे धावते की शंकास्पद लोकांशी ज्यांचा ज्यांचा नुसता संबंध असेल ते सगळेच शंकास्पद दुर्दैवाचा विशेष जोर नसला तर स्थानबद्धता अथवा राजकीय कोंडवाडा एवढ्यावरच भागते कायदा आणि व्यवस्था यांच्यासाठी ब्रिटिशांचे गोडवे गाण्यात कायदा व व्यवस्था यांचा मी देखील चाहता आहे जीवनात शिस्त असणे मला आवडते गोंधळ गैरव्यवस्था आणि गबाळेपणा यांचा मला मोठा तिटकारा आहे पण जनतेच्या माती सरकारकडून जो कायदा व जी व्यवस्था लादण्यात येते त्यांच्याविषयी स्वतःच्या कटू अनुभवामुळे माझे मन साशंक झाले आहे सत्तारूढ गटाची इच्छा म्हणजे कायदा आणि सर्वत्र भीतीमुळे प्रस्थापित झालेली शांतता वन्य शब्दता म्हणजे सुव्यवस्था ज्या राष्ट्रातील व्यवस्था सरकारच्या दंडुकेशाहीपासून टिकू शकत नाही त्या राष्ट्रावर लष्करशाही चालू आहे असेच म्हटले पाहिजे कलन कवीने एक हजार वर्षापूर्वी लिहिलेल्या राजतरंगिणी नावाच्या ऐतिहासिक महाकाव्यात कायदा व व्यवस्था यांच्या ऐवजी धर्म व अभय असे शब्द वापरलेले असून त्यांचे रक्षण राजाने प्रयत्नपूर्वक करावे असे सांगितले आहे यावरून त्या काळी कायद्याची कल्पना अधिक उच्च प्रकारची असावी व लोकांमधील निर्भय वृत्तीवरच राज्यातील सुव्यवस्था अवलंबून असणे योग्य आहे अशी समजूत लोकांच्या डोक्यावर जबरदस्तीने शांतता लादण्यापेक्षा त्यांच्या मनात निर्भय वृत्ती बनावी म्हणून प्रयत्न व्हावेत ही कल्पना कितीतरी पटेलनी अनुकरणीय अशी वाटते कलकत्त्यास सामी साडेतीन दिवस राहिलो पण तेवढ्यामध्ये मी तीन ठिकाणी जाहीर व्याख्याने दिली पूर्वीप्रमाणे याही खेपेला मी कृत्यांचा निषेध केला व ती कशी अहितकारक आहेत ते दाखवून दिले नंतर बंगालमध्ये चालू असलेल्या दडपशाहीचाही मी समाचार घेतला बंगाल प्रांतात घडून आलेल्या प्रसंगांनी माझे अंतकरण हेलावून गेलेले असल्यामुळे मी बोललो ते सर्व अत्यंत तळमळीने बोललो सारासार विवेक न करता सर्व जनतेवर दडपशाही करून सरकारने मनुष्य मनुष्यसाथीची जी अप्रतिष्ठा केली होती त्याबद्दलचे दुःख माझ्या मनाला विशेष जाणवत होते या अप्रतिष्ठेच्या प्रश्नामुळे राजकीय प्रश्नाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते या तीन भाषणांवरूनच पुढे माझ्यावर तीन निराळे आरोप ठेवण्यात येऊन मला शिक्षा करण्यात ती अद्याप चालूच आहे रवींद्रनाथ टागोर यांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही कलकत्त्याहून शांतिनिकेतन येथे गेलो त्यांची भेट झाली म्हणजे आनंदाचा ठेवास मिळाल्याप्रमाणे वाटे यापूर्वी मी दोनदा शांतिनिकेतनला गेलो होतो कमला मात्र प्रथमच येत होती आमच्या मुलीला येथे ठेवण्याचा विचार असल्यामुळे जागा एकदा पहावी म्हणून कमला मुद्दामतवर आली होती इंदिरा लवकरच मॅट्रिक्युलेशन परीक्षेला बसणार असल्यामुळे तिला कोठे ठेवावे असा प्रश्न आम्हाला पडला होता सरकारी अथवा निम सरकारी शाळांमध्ये तिने शिकावे ही गोष्ट मला मुळीच पसंत नव्हती तेथील सर्वच वातावरण बुद्धी खुरटून टाकणारे व अरेरावीचे असे असते अशा शाळांतून देखील उत्तम दर्जाच्या स्त्रिया व पुरुष निर्माण झालेले आहेत व होतील यात शंका नाही परंतु तरुणांच्या उच्च भावनाखोडून व वठवून टाकण्याचे कार्य विश्वविद्यालयातून होत असते हा आरोप अशा अपवादामुळे स्नायसा होणे शक्य नाही शांतीनिकेतनात असली दंडुकेशाही नसल्यामुळे तीच जागा आम्ही पसंत केली परत येत असता पाटणा येथे थांबून धरणी कंप सहाय्याच्या संबंधी राजेंद्र बाबूंबरोबर चर्चा झाली तुरुंगातून त्यांची नुकती सुटका झालेली होती व सरकारी सहाय्याच्या कामाचे नेतृत्व ओगानेस त्यांच्याकड़ आले होते आमच अनपेक्षित असल कारण आम्ही केलिखा तारा येथे पोचल्याच नाहीत कमलाच्या भावाकड़ आम्ही उतरणार होतो पण तिर जमीनदोस्त होऊन गेले होते तेव्हा इतरांप्रमाणे आम्हीही उघड्यावरून राहिलो दुसऱ्या दिवशी आम्ही मुझफ्फरपूरला गेलो धरणीकंप होऊन बरोबर सात दिवस उलटून गेले होते तरीही मुख्य रस्ते खेरीज करून इतर ठिकाणच्या दगडविटांच्या राशी बाजूला करण्याचाळीच प्रयत्न झालेला दिसला नाही सफाईचे काम सुरू असताना अनेक प्रेते बाहेर काढण्यात येत होती उद्ध्वस्त झालेली घरे पाहून मनात भीतीच्या व गांभीर्याच्या भावना निर्माण होत धरणीकंपातून सुरक्षित बाहेर पडलेली माणसे घाबरून अर्ध मेली झालेली दिसली अलाहाबादला आल्यानंतर काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरील लोकांनी फंड जमवण्याच्या कामाला अंग झाडून सुरुवात केली धरणीकंप झाल्यामुळे सव्वीस जानेवारीचा स्वातंत्र्यदिन तहकूब करावा असे काही सहकाऱ्यांचे मत पडले परंतु धरणीकंप झाला म्हणून आमच्या कार्यक्रमात खंडका पडावा ते मला व माझ्या दुसऱ्या काही सहकार्यांना कळेनं सव्वीस जानेवारी रोजी अलाहाबाद जिल्ह्यातील अनेक खेड्यांमध्ये सभा वरल्या शहर शहरातही सभा झाली व आम्हाला अपक्षबाहेर यश मिळाल पोलीस या कार्यक्रमात विघ्न आणतील अशी कल्पना होती परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे तसे काहीच घडून आले नाही आमच्या जिल्ह्यातील काही खेड्यातून व इतर काही शहरातून थोडीफार धरपकड झाली असल्टीच बिहारमधून परत आल्यानंतर लगेच मी एक जाहीर पत्रक काढून मदतीची याचना कली धरणिकंप झाल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसात सरकारनं जी ढिलाई दाखवली तिच्यावर मी या जाहीरपत्रकात टीका केली होती धरणिकंब झालेल्या भागातील सरकारी अधिकाऱ्यांवर माझा टीका करण्याचा इरादा नव्हता कारण कोणाचेही धैर्य कसाच लागेल अशा परिस्थितीशी त्यांना टक्कर द्यावायची होती मात्र मी त्यांनाच अनुलक्षण लिहिलेले आहे अशी समजूत होण्याजोगे शब्द दुर्दैवानी माझ्या लेखात आले ही गोष्ट खरी तथापि बिहार सरकारनं दगडमातीची ढी घुसलून टाकण्याच्या कामे फारशी चलाखी दाखवली नाही असे मात्र माझे ठाम मत होते तशी तत्परता दाखविली असती तर अनेक जीव वाचले असत एकट्या मोंगीर शहरातच हजारो लोक मृत्युमुखी पडले मी तीन आठवड्यांनी तिथ गेलो तेव्हा देखील दगडमातीच्या राशीच्या राशी तशाच पडून होत्या काही महिलांच्या अंतरावर जमालपूर इथं हजारो रस्व कामगारांची वसाहत होती धरणीकंप झाल्याबरोबर थोड्याच अवधीत तेथील मजुरांचा उपयोग करून घेशक झाले असते धरणीकंप झाल्यानंतर बारा बारा दिवसांनी माणसे जिवंत निघाली मालमत्ता सुरक्षित रहावी म्हणून मात्र सरकारने ताबडतोब विलास कल पण जमिनी ढिगाऱ्याखाली गडब झालेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या बाबतीत व्हावी तशी खटपट सरकारच्या हातून झाली नाही त्या टापुतील नगरपालिकेचे कामही थंड पडले होते असे दिसले माझी टीका योग्य होती असे मला वाटते आणि धरनिकंप झालेल्या भागांमधील लोकांचे मतही माझ्याप्रमाणेच होते असेही मला मागावून समजले परंतु टिका योग्य असो वा अयोग्य असो मी ती प्रामाणिकपणे केली होती त्यात सरकारला दोष द्याचा इरादा नसून काम तातडीनं सुरू व्हाव म्हणून सरकारला इशारा द्याचीच इच्छा होती सरकारने बुद्ध्या तसे वर्तन केले असा आरोप कोणीच कला नव्हता हो प्रसंग अगदी अभूतपूर्व आणि शुराची बोबडी वळविल असा असल्यामुळे हो हातून चुका घडणही स्वाभाविक होत माझ्या माहितीप्रमाणे त्यानंतर बिहार सरकारन अत्यंत न व दक्षनिसंकट निवडण्याच काम हाती घ तथापि माझी ही टीका सहन न होऊन बिहारमधील काही लोकांनी मला प्रत्युत्तर म्हणून व सरकारची शिफारस म्हणून एक पत्रक प्रसिद्ध केले धरणीकंप व त्यामुळे आवश्यक झालेल्या गोष्टी यांना गौण स्थान देऊन सरकारवर टीका झाली असता आधी आपली राजनिष्ठा व्यक्त करणे हेच अधिक महत्वाचे काम आहे अशी या राजचालकांची समजत असावी हिंदुस्थानात सर्वत्र आढळणाऱ्या मनोवृत्तीचे हे एक अत्युत्तम उदाहरण आहे एत्या सरकारवर टीका केली तर ती सहन होत नाही पण पाश्चात्य देशात सरकारवर अशी टीका नेहमीच होत असते येथील मनोवृत्ती लष्करी स्वरुपाची असल्यामुळे टीका झाली की सरकार तीळ पापड होतो राजाच्या हातून कधी चूक होत नाही असा ब्रिटिश राज्यघटने एक संकेत आहे त्याचप्रमाणे येथील नोकरशाहीचा असा संकेत आहे की हिंदुस्तान सरकार कधी चुकत नाही आणि सरकारकडून चूक झाली असे नुसते सूचित करणे म्हणजे सुद्धा प्रत्यक्ष राजाचा उपमर्द करण्याप्रमाणे आहे सरकार फार कडक अथवा जुलमी है आरोप केितका राग ये गचा है अथवा नलायक असा आरोप किया सरकारला अधिक राग देखो जुलमासबंधी तक्रीना सरकार निढावले आह आणि एकाअर्थी जनतन अशा तक्रारी कराव्या हे साम्राज्यवाद्यांना भूषणास्पदच नव्हे काय परंतु अधिकारी नालायक आहेत अथवा त्यांच्या अंग दारिष्ट नाही असा आरोप कला म्हणजे अहं त्यांच्या अहंकारावर घावघातल्याप्रमाणे होत ब्रिटिशांची वर्चस्व कमी झाली अथवा नष्ट झाल तर हिंदुस्थानच्या कारभारात कमालीची अंदाधुंदी माजणार असा जणो काही सिद्धांतच ठरवून गेला आह इंग्रजांची सर्वसाधारणपण अशी समजू झाल असत व ती तुष्कदा बोलवणे दाखवतात हा समज ठाम असला तरीही प्रगतीपर व जहालमताचे इंग्रज लोक मोठ्या उदार मनस्कनतेने असे विचार प्रकट करतात की काही जरी तरी स्वराज्याची महती स्वराज्याला प्राप्त होणे शक्य नाही म्हणून हिंदी लोकांना स्वराज्यपत्र दिले पाहिजे मग ते मसनात का जाईनात जाऊ देत त्यांची उडाटेव आपणाला नको ब्रिटिश वर्चस्व नाहीसे झाले तर हिंदुस्थानवर काय प्रसंग ओढवेल हे मी काय सांगणार येथून निघून जाताना ब्रिटिश लोक कशाप्रकारची वर्तणूक ठेवतात हिंदुस्थानवर कुणाची सत्ता प्रस्थापित होतवग्रि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गोष्टींवर दशाचि भवितव्य अवलंबून राहील ब्रिटिशांची मदत घेऊन देखील सध्या आह त्याहून अधिक नालायक व सर्वतोपरी अधिक गचाळ अशी राज्यव्यवस्था इथ प्रस्थापित करता येण शक्य आहा असं मला वाटत उलट सध्याच्या राज्य अधिक चोख व हिंदी लोकांच्या दृष्टीन अधिक हितकारक अशी राज्यव्यवस्था ब्रिटिशांच्या मदती वाचूनही येथि सहज प्रस्थापित करून दाखविता येईल असा मात्र संभव आहे की शासन यंत्रातील हिंसक चक्रे आता इतक्या बिनचूकपणे चालणार नाहीत पण उत्पादनाची उपभोगाची आणि जनतेच्या शारीरिक मानसिक व सांस्कृतिक उन्नतीला पोषक का अशी कार्य मात्र अधिक दक्षतेने व धडाडीने सुरू होतील हे निःसंशय कोणत्याही देशाला स्वराज्य उपकारकच ठरेल याबद्दल मला शंका वाटत नाही पण खऱ्या खुऱ्या स्वराज्याचा अभाव असेल तर मात्र स्वराज्याची किंमत मला वाटणार नाही जनतेचे हित साध्य होत असेल तरच स्वराज्यात राहण्याचा फायदा हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारच्या अंगी सुराज्याची प्रस्थापना करून जनतेच्या राहणीचा दर्जा सुधारण्याची पात्रता उरलेली नाही अशी माझी खात्री झालेली असल्यामुळेच ते हिंदुस्थानच्या दृष्टीने निरुपयोगी झाले आहे असं मी म्हणतो लोककल्याणविषयी सध्यापेक्षा अधिक दक्ष शासन यंत्र जनतेच्या राहण्याच्या दर्जाची सुधारणा औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्रांची वाढ आणि साम्राज्यशाहीच्या दंडुक्यामुळे दृढमूल झालेल्या भीतीग्रस्त मनोवृत्तींचे उच्चाटन इतक्या गोष्टी होणार असतील तरच हिंदुस्तान स्वतंत्र होण्यात काही अर्थ आहे हिंदी जनतेच्या मानेवर आपल्या आज्ञेची जू चेपून बसवण्याच्या कामे ब्रिटिश सरकार व इंडियन सिव्हिल सर्व्हिसचे लोक समर्थ ठरत असले तरी आजकाल या देशात उपस्थित होणारे प्रश्न ते कसे सोडवतील ते दिसतेच आहे त्यांची गृहित कृत्य व समजुती चुकीच्या असून त्यांचा वस्तुस्थितीशी संबंध राहिलेला नाही मावत्या समाजरचने प्रतिनिधी बनलेल्या व न करत्या अशा कोणत्याही सरकारने अथवा नोकरशाहीने जनतेवर आपली इच्छा लादण्याच्या कामी फार काळ यश मिळवण्याची आशाच बाळगू नये कंपीडित भागात जाऊन तेथे ते चालू असलेल्या मदतीच्या कामाविषयी अहवाल सादर करण्याकरता अलाहाबाद धरणिकंप समितीने माझी योजना केली व मी बिहारकडे लगेच रवानाही झालो त्या उद्ध्वस्त व विच्छिन्न झालेल्या प्रदेशात मी एकटाच दहा दिवसपर्यंत हिंडत होतो प्रवासात फार दगदग झाली धड झोपसुद्धा मिळत नसकाळी पाच वाजल्यापासून रात्री जवळजवळ बारा वाजपर्यंत आम्हाला काम करावे लागाळलेल्या रस्त्यावरून मोटर हाकावी जिथि पूल कोसळले असतील अथवा रस्त्याखाली गडप झाड्यांचा आश्रय करावा असे झाल होते जमीनदोस्त झालिरती आणि एखाद्या राक्षसी हाताने विदीर्ण कल वळवल आणि दुतर्फा असणाऱ्या घरांच्या पायांपेक्षाही उंच उचलल शहरातील रस्ते पाहिले की मनाला धाक वाटे रस्त्यावर पडलेल्या प्रचंड विवरांमधून पाण्याचे आणि वाळूची लोटच्या लोट वर उफाळून मानसे व गुरडोरे त्यात वाहून गेली पण या शहरांपेक्षा सुद्धा उत्तर बिहारमधील बिहारची बाग असे म्हटल्या जाणाऱ्या प्रदेशाची फार वाताहत उडून गेली होती तो टापू बेजिराज झाला होता मैलच्या मैल वाळू पसरली पाण्याची तळी साचली आणि जमिनीत मोठमोठ्या घळी पडल्या ठिकठिकाणी जमिनीचे मोट जमिनी फुगे वर येऊन त्यातून पाणी व वाळू यांचे लोट बाहेर पडले या प्रदेशाची विमानाने पाहणी करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितले की महायुद्धाच्या काळातल्या उत्तर फ्रान्सच्या रणक्षेत्राप्रमाणे खालचा देखावा काही अंशी दिसत होता त्यावेळीची स्थिती भयंकरच असली पाहिजे धरणी सुरुवातीला या कुशीवरून त्या कुशीवर असे झोके बसल्यामुळे उभे होते तेवढे माणून जमिनीवर लोळवले गेले मग खालवर हिसके सुरु होऊन तोफा डागाव्या अथवा हजारो विमाने आकाशात घरघरू लागावी त्याप्रमाणे गिडगडाट झाला आणि जमिनीवर प्रचंड टेंगळे उठून त्यातून व खोर विवरातून पाण्याचे एवढा लोंडेवर उसळले की जमिनीवर दहा ते बारा फूट पाणी साठले दोन तीन मिनिटातच ही सारी उलतापालत होऊन नंतर सर्व गप्प झाले पण हे घडत असता ज्यांनी ते पाहिले त्यांना प्रत्यक्ष प्रलयकाळ समोर उभा टाकला असे वाटले असल्यास त्यात नवल नाही शहरामध्ये घरे कडाडून पडू लागली रस्त्यातून नद्या वाहू लागल्या आणि हवेत धूळ अशी घंदाट पसरली की चार हातावरची वस्तूसुद्धा निहाळव खेड्यांमध्ये इतकी धूळ उडाली नाही पण भोवताचे दृश्य पहाव्याला कोणाचे डोके टिकणार होते त्या अरशातून बचावल सारे लोक जमिनीवर उतान पाताने पडले होते मला वाटत मुजफुरलाच असा वर्षाच्या मुलाला दहा दिवसांनी उकरुन काढले तेव्हा तो जिवंत निघाला तो अगदी भांबावून गेला होता खाली कोसळणाऱ्या दगडविटांच्या वर्षावाखाली तो गाडला गेला तेव्हा धरित्री बुडाली आणि आपण काय ते एकटेच शिल्लक राहिलो अशी त्याची कल्पना झाली होती मुझफ्फूर येथे धरणिकंपाने घरे कोसळून शेकडो लोक आजूबाजूला पटापट मरत असता एका मुलीचा जन्म झाला आईबाप तरुण आणि अननुभवी होती त्यांना काय करावे तसचे ना पण बाळ बाळंतीन खुशाल असून धरणिकंपाच्या ऐन घटकेला जन्मलेल्या त्या मुलीचे नाव कंपो देवी असे ठेवण्यात आले असे मला सांगण्यात आले आमच्या दौऱ्यातील शेवटचे ठिकाण म्हणजे मोंगीर आम्ही जवळजवळ नपाळच्या सरहद्दीपर्यंत जाऊन आलो होतो व अनेक भीषण दिखाव्या डोळ्यांनी पाहिल होते जिकड़े तिकड़े धुळदान झालेली पहावायाची डोळ्यांना सवय झालि होती परंतु या धनाड्य शहराची राख रांगोळी झालेली जेव्हा आम्ही पाहिली तेव्हा आमच्या शरीरावर भीतीनि काटाच उभारायला तयानक दृश्य मी कदापी विसरणार नाही धरणीकंपाच्या सपाड्यात सापडलेल्या सर्व प्रदेशात मग तहर असो की खेड़ असो स्वावलंबनाचा पूर्ण अभाव पाहून मनाला खत्वाट याबाबतीत सर्वात मोठे अपराधी कोण असतील तर ते शहरातील पांढरपेशे लोक सरकार अथवा दुसरे कोणीतरी सहाय्य करते की काय याची वाट पाहात ते स्वस्थ बसून राहत बिहारमधील इतर भागातून व परप्रांतातून आलेल्या लोकांचा उत्साह व लायकी पाहिली की अगदी निराळे चित्रडोळ्यासमोर उभे राही जटून काम करण्याची स्त्रीपुरुषांमधील वृत्ती पाहून कौतुक वाटे अनेक दुःख निवारक संस्थांतर्फे तिथे काम चालू असले तरी बरेचसे काम परस्परांच्या सहकार्याने चालत असे खोदकाम आणि डबर वाहनाचे काम या याबाबतीत स्वावलंबन सुरु व्हावे म्हणून मोहंगेर येथे थोडासा गाजावाजा करून कामाला प्रारंभ करून द्यावा असं मी मनात योजले प्रथम मनात थोडी धाकधुक वाटत होती पण काम पत्ते झाले दुःख निवारक संस्थांचे झाडून सारे पुढारी एक दिवस पाट्या व खोरी हातात घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी खन्याचे काम केले त्या दिवशी खणत असता आम्हाला एक लहान मुलीचे प्रेत सापडले त्या दिवशी मी मोहंगेरहून निघालो पण सुरु केलेले काम व्यवस्थितपणे चालू राहिले दुःख निवारक संस्थांपैकी बाबू राजेंद्र प्रसादांच्या हाताखाली काम करणारी मध्यवर्ती दुःख निवारक समिती फार महत्वाची होती निखालस काँग्रेसची अशी ती संस्था नव्हती अनेक गट व अनेक दाते यांच्या सहाय्याने तिला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले होते तिच्या दिमतीला खेड्यापाण्यात पसरलेली काँग्रेस संघटना मिळाल्या कारणाने तिचा मोठाच फायदा झाला गुजरात व संयुक्त प्रांतातील काही जिल्हे वगळले तर हिंदुस्थानातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा बिहारमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांशी अधिक निकटचा संबंध आलिला आहे खरे म्हणजे पुष्कसे कार्यकर्ते शेतकरीच आह बिहार म्हणजे खराखुरा शेतकऱ्यांचा प्रांत तेथील मध्यमवर्ग सुद्धा शेतकऱ्यांशी जोडलेला आहा काँग्रस्त चिटणीस म्हणून मी बिहार प्रांतिक काँग्रेस कमिटीची कचरी किंवा किंवा तपासायस गेलो असतं त्यांच्या नालायकीवर आणि त्यांच्या गबाळेपणावर मी सनसदेत टीका करीत असून बघते तर उभे कशाला रहा पडून बागते तर बसा कशाला अशा वृत्तीचे तेथील लोक दिसत माझ्या पाण्यात आलेल्या सर्व कचऱ्यांमध्ये बिहारची कचेरी साधी कचेरीत नेहमी लागणाऱ्या सामुग्रीशिवायच काम रेटण्याकडे कल असे हे कसेही असले तरी काँग्रेसवरील श्रद्धेच्या दोषीने विचार केला तर बिहार म्हणजे अत्यंत कळकळीचा व एकनिष्ठ प्रदेश आहे हे मी ओळखून होतो काँग्रेसची बाह्य झगपक नसेल पण काँग्रेस मूळ बिहारी शेतकऱ्यांच्या हृदयात खोल रुजलेले होते ऑल इंडिया काँग्रेस समितीत बिहारचे सभासद कधीही धडाडे दाखवायचे नाहीत एथवर आपण चढलो कसे याचे त्यांना जणू काही नवल वाटत असावे पण दोन्ही वेळी सत्याग्रहांच्या लढ्यात बिहारने नाव गाजवले वैयक्तिक सत्याग्रहातही बिहारने सरस कामगिरी बजावली होती दुःख निवारक समितीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या चोख संघटनेचा चांगलाच उपयोग करून घेतला खेड्यापाड्यातून सरकारी नोकऱ्यांचा देखील इतका उपयोग झाला नसता दुःख निवारक समितीचे व त्याचप्रमाणे बिहार काँग्रेस समितीच नेतृत्व बाबू राजेंद्र प्रवास यांच्याकड़ बिनविरोध दल होत राजेंद्रबाबू अगदी अस्सल बिहारी शेतकऱ्याप्रमाणे दिसतात प्रथमदर्शनी त्यांची मनावर छाप पडत नाही पण त्यांच्या डोळ्यात व्यक्त होणारी त्यांची तीव्र बुद्धिमत्ता आणि रुजुता चेहऱ्यावर दिसून येणारी तळमळ ध्यानात आली की पानराची कल्पना पाठू लागत त्यांच्या मुद्रेचा अथवा डोळ्यांचा माणसाला कधी विसर शक्य नाही कारण मूर्तिमंत सचोटीची ज्योत तिथे तवत आह शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांची दृष्टी जरा संकुचित आहे आधुनिक जगाच्या मानाने ते जरासे भावडेही वाटतील पण त्यांची दानगी कर्तृत्वशक्ती अविकृत सरलता त्यांचा उत्साह व स्वातंत्र्यासाठी त्यांना लागलेला ध्यास या गुणांमुळे केवळ बिहारमध्येच नव्हे तर अखिल हिंदुस्थानात आज त्यांच्याविषयी प्रेमाची भावना आढवण्यात येत मला वाटत की राजेंद्रबाबूंचे पुढारी पण बिहारमधे जितके सर्वमान्य आहे तितके कोणाही पुढाऱ्याचे हिंदुस्थानातील कोणत्याही दुसऱ्या प्रांतात नसेल गांधीजींचा संदेश देखील त्यांच्याप्रमाणे फारच थोड्यांनी आत्मसात केला असेल दुःख निवारणाच्या कार्यासाठी अशा दर्जाचे गृहस्थ मिळावेत हे बिहारचे सुदैव त्यांच्यावरील विश्वासामुळे सर्व देशातून लाखो रुपये गोळा झाले प्रकृती बेताबाताची असून देखील दुःख निवारणाचे काम त्यांनी धडाडीने सुरु केले सर्व कामाचा मुख्य भार त्यांच्यावर पडे व सगळे लोक सल्ला मसत लागला की त्यांच्याकडे धाव घेत त्यामुळे त्यांना अतिरिक्त दगदग होईल धरणिकंप म्हणजे अस्पृश्यतेच्या पापाबद्दल ईश्वराने आपल्याला कलि शिक्षा आहे अशा अर्थाचे एक विधान याच सुमाराला गांधीजींनी होते। होत वाचून माझी मती गोंग होऊन गिल् आणि या विलक्षण स्पष्टीकरणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांनी दिलि प्रत्युत्तर वाचून मला फार आनंद झाला मला टागोरांच म्हणण पूर्णपणे मान्य होत गांधीजींच्या विधाना इतके तर्कदृष्ट विधान दुसरे कोणति असस्त अशी कल्पनाही करता यावायची नाही भावना आणि मानसिक व्यापार यांच्या जडवस्तूंवर होणाऱ्या परिणामासंबंधी आज विज्ञानशास्त्र देखील बनानी, एखादा ठाम सिद्धांत मांडणार नाहीये खरे मन अस्वस्थ झाले तर त्यामुळे अपचन अगर त्याहून भयंकर असा रोगही उमटेल पण मनुष्यातील रीतीरिवाज अथवा दोष यांचा परिणाम भू हालचालीवर होत असतो असे म्हणणे म्हणजे हद्दच झाली पाप ईश्वरी प्रकोप आणि ब्रह्मांडाच्या व्यापाराचे मानवाचे स्थान याविषयी विचार सुरू झाले की प्रत्येक शतके मागे हटून युरोपातील धर्म कोर्टाच्या काळात आपण जाऊन पडलो की काय असे वाटू लागते विज्ञानाचे पाखंडे लोकांच्या मनात भरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गिओरानो ब्रुनो याला जीवे जाळण्यात आले आणि कित्येक चेटक्या सरनावर चढवल्या गेल्या त्या याच म्हणून जर धनिकंपाची शिक्षा तर ती कोणत्या पापाबद्दल हे कळावयास नको का कारण या मानव जाती प्रायशित घेण्यालायक अशा बापांचा डोंगर वाढला आहे आणि प्रत्येकाची उपपत्ती तर वेगवेगळी असणार वेग परकीयांच्या जोखडाखाली मान तुकोली या पातकाबद्दल ही शिक्षा असेल अथवा अन्याय समाजरचना चालू देत नाही म्हणूनही असेल दरभंग्याच्या महाराजांच्या मालकीच्या अफाट शेतजमिनी बिहारमधे आहेत त्यांचे धरणीकंपामुळे अतुनात नुकसान झाले तेव्हा जमीनदारी पद्धतीवर ईश्वराचा कोप झाला असंही म्हणता येईल दक्षिण हिंदुस्थानातील लोकांच्या अस्पृश्यतेबाबतच्या पापाबद्दल बिहारमधील जवळजवळ निष्पाप जनतेवर संकट गुदरले असे द्राविडी स्पष्टीकरण करीत बसण्यापेक्षा हेवरील स्पष्टीकरण अधिक योग्य नाही काय बरे जेथे अस्पृश्याचे पाप माजले होते तेथेच धरणी फाटली नाही ब्रिटिश सरकारला असंही म्हणता असते की कायदेभंगाचे पाप केलेत म्हणून देवकोपला आणि तसे पाहावेच गेले तो धनी कंपाने जेथे अकांत करून सोडला त्या उत्तर बिहारने कायदेभंगाच्या जवळत प्रामुख्याने भाग घेतला होता हे कबूल केलेच पाहिजे या तर्कटाला अंत नाही पण मग प्रश्न असा उद्भवतो की जगन्नाथकाचं हे नाटक चालू आहे त्या प्रयोगात आपण कशाला फेरफार करावेत ईश्वरी चक्राची दार मानवी प्रयत्नांनी कशाला बोथट करावायची ईश्वराचा विनोद तरी किती जोगेना पहा आम्हाला पापाचे रांजण बनवायचे भोवती अनेक खटे अनेक अड अडचणी रसून ठेवायच्या काठ्यांनी भरलेल्या जगाचा विस्तार मांडावायचा वाघा शेजारी शेळीला जन्मात घालावायचे आणि मग शिक्षेचा आसूड पर्जत जगभर फिरावायचे फेकुनी तेज बानाते जे जेधवा दूर तारका आपुल्या निर्माला श्रुण्णी शिंपिती सुरभूमिका आपुली कृती देखाया होई काय समर्थ तो जन्म दे कोकर जो तोच का तुझा निर्मितो शेवटच्या दिवशी पाटण्याला अनेक मित्रांच्या व सहकार्यांच्या बरोबर चर्चा करीत रात्री बराच वेळ बसलो होतो संयुक्त प्रांतातले बरेच लोक तेथे हजर होते त्यापैकी आमच्या प्रांतातील काही निवडक कार्यकर्ती मंडळी होती आमच्या मनात घडणाऱ्या प्रश्नांचीच आम्ही चर्चा केली दुःख निवारण्याच्या कामात आम्ही किती भाग घ्यावा कारण हे काम करावायचे तर राजकीय कार्य तेवढ्या तरी बाजूला सारले पाहिजे बिहारमधील काम मोठे किचकट होते जरा वेळ केले मग सोडून दिले असे करून चालले नसते त्यात पुढते लक्ष घालावचे म्हटले तर प्रत्यक्ष राजकारणापासून बराच काळपर्यंत दूर राहणे प्राप्तच होते राजकीय दृष्ट्या आमच्या प्रांतावर त्याचा फारस अनिष्ट परिणाम झाला असता काँग्रेसमधे लोकांची वाण नसली तरी खरे योजक कार्यकर्ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच होते सो त्यांना सोडून कसे मागेल धरणी उत्पन्न झालेल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे शक्य नसले तरी सर्व वेळ धरणीकंपाच्या कामी खर्च करण्याची माझी तयारी नव्हती या कामाला हवे तितके लोक मिळतील सन्चन आहे ती अधिक जोखमीची कार्य करणाऱ्यांची आहे असे मला वाटले अशी चर्चा होता होता बरीच रात्र उडटली। गेल्या स्वातंत्र्यदिनाचाही नावनिर्देश झाला त्यावेळी अनेक सहकारी पकडले गेले पण आम्ही मात्र तावडीतून सुटलो म्हणून मी विनोदाने म्हणालो लढाऊ राजकारणाची आणि संपूर्ण सुरक्षितपणाची सांगड कशी घालावी ते रस्ते मला कळले आहे की नाही पहा फेब्रवारीच्या अकरा तारखेला मी घरी अलाहाबादला पोहोचलो बिहारच्या दौऱ्याने माझी खात्रीच केली होती दहा दिवस अविश्रांत श्रम केल्यामुळे मी चिपडासारखा शुष्क झालो होतो माझी दशा पाहून घरच्या मंडळींना आसंबा वाटला अलाहाबाद वा दुःख निवारक समितीचा अहवाल लिहिण्यासाठी मी लेखणी उचलली पण डोळ्यांवर झोप इतकी लोटली होती की पापणी उघडे ना पुढील चोवीस तासांपैकी निदान तब्बल बारा तास मी झोपून काढले असेल तिसऱ्या दिवशी दुपार उलटून गेल्यावर कमलाने व चहा घेतला इतक्यात पुरुषोत्तम दास येऊन दाखल झाले आम्ही वरंडा उभे होतो तोज एका पोलिस अधिकाऱ्याची मोटर दाराशी खडी झाली मी समजलो की माझी वेळ भरली मी त्यांच्याजवळ गेलो व म्हणालो बहुत दिनो की आप का इंतजार थांबे शरमल्याप्रमाणे झाले व म्हणाले कलकत्त्याहून वॉरंट आले आहे त्यात आमचा काय दोष पाच महिने आणि तेरा दिवस बाहेर राहून मी पुन्हा एकांतवासाच्या आधी झालो पण खरी जबाबदारी माझ्या शिरावर नव्हती नेहमीप्रमाणे याही वेळी खरी जबाबदारी पडली ती माझ्या क्षीण झालेल्या आईवर पत्नीवर व बहिणीवर